योहान अध्याय सहा नंतर येशू गालील किंवा तिबीर या सरोवराच्या पलीकडे गेला तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले व निरनिराळ्या मार्गाने आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले म्हणून ते त्याच्या मागे गेले मग येशू टेकडीच्या वर चढून गेला तो आपल्या शिष्यासह तेथे ते बसला त्याच सुमारास यहुदी लोकांचा वलांडन सण जवळ आला होता येशूने नजर वर करून पाहिले तो लोकांचा मोठा समुदाय आपल्याकडे येताना त्याला दिसला येशू फिलिपाला म्हणाला आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे फिलीपची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करून ठेवला होता फिलिपने उत्तर दिले येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपला सर्वांना महिनाभर काम करावे लागेल आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता आंद्रिया म्हणाला इथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवळच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत येशू म्हणाला लोकांना खाली बसण्यास सांगा ती बरीच गवता अशी जागा होती तेथे खाली बसलेले सुमारे 5000 हजार पुरुष होते मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या भाकरी भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या मासे घेऊन त्याने तसेच केले येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते जेवण झाल्यावर येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाला लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माश्यांचे तुकडे गोळा करा काहीही वाया जाऊ देऊ नका म्हणून शिष्यानी उरलेले तुकडे जमा केले लोकांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा जवळच्या फक्त पाच भाकरे तेथे होत्या शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला तेव्हा ते म्हणाले जगात येणारा संदेशा तो खरोखर हात आसला पाहिजे आपण राजा बनावे असे लोकांना वाटते हे येशूला माहित होते येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला त्या संध्याकाळी येशूचे शिष्य गालिल सरोवराकडे गेले शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्न होम नगराकडे निघाले आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता वारा फारच जोराने वाहत होता आणि सरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागले होत्या त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्लवित नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला तो सरोवराच्या चा पाण्यावरून चालत होता तो नावेकडेच येत होता तेव्हा शिष्य घाबरले परंतु येशू त्यांना म्हणाला मी आहे घेऊ नका येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदाने येशूला नावेत घेतले आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली दुसरा दिवस उजाडला काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते त्या लोकांना माहीत होते की येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता त्यांना समजले कि येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते पण मग तिबिरियाहून आणखी काही नावा आल्या आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठला लागल्या प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या तीच ही जागा होती आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले म्हणून लोक नावामध्ये बसले आणि कपरनोहुमाला गेले त्यांना येशूला शोधायचे होते लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला लोक म्हणाले गुरुजी तुम्ही इकडे कधी आलात येशुने उत्तर दिले तुम्ही माझा शोध का करता माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का मी तुम्हाला खरेच सांगतो तुम्ही मला शोधता कारण तुम्ही भाकरी खाल्ल्या आणि तुमची तृप्ती झाली अही एक अन्न नाश पावते म्हणून नाश पावणाऱ्या ना अन्नासाठी कष्ट करू नका परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंत काळचे जीवन देते अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हाला देईल देव जो पिता याने दाखवून दिले आहे की तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे लोकांनी येशूला विचारले आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे येशुने उत्तर दिले तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे ते हेच की देवाने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा मग लोक येशूला म्हणाले देवाने तुम्हाला पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल तुम्हाला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू तुम्ही काय कराल अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायला दिली येशू म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो मोशीने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही माझा पिता तुम्हाला खरी स्वर्गीय भाकर देतो देवाची भाकर कोणती देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो तोच ती भाकर ते लोक येशूला मनाले महाराज आम्हाला हीच भाकर नीमी द्या मग येशू म्हणाला मीच ती जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही मी तुम्हाला पूर्वीच सांगितले की तुम्ही मला पाहिजे तरीही विश्वास ठेवीत नाही पिता माझे लोक मला देतो त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारिन मी स्वर्गातून खाली आलो ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे मला पाहिजे ते करायला मी आलो नाही देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छा आहे पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद जीवन आहे मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन हेच माझ्या पित्याला हवे मग येहुदी लोक येशू विरुद्ध कुरकुर करू लागले कारण स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे असे तो मनाला येहुदी लोक म्हणाले हा येशू आहे आपण त्याच्या आई ओळखतो येशू तर येशुफाचाच पुत्र आहे मी स्वर्गातून खाली आलो आहे असे तो कसे काय म्हणू शकतो पण येशुने उत्तर दिले आपापसात आप कुरकुर करू नका पित्यानेच मला पाठविले आहे पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही तर ती व्यक्ती माझ्याकडे येऊ शकत नाही संदेश असे लिहिले आहे की देव सर्व लोकांना शिक्षण देईल लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात तेच लोक माझ्याकडे वळतात देवाने ज्याला पाठविले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे मी तुम्हाला खरे तेच सांगतो जो विश्वास ठेवतो त्याला अनंत जीवन मिळाले आहे मी जीवन देणारी भाकर आहे तुमच्या वाडवडिलांनी अरण्यात असताना देवाने दिलेला मानना खाला परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले जी स्वर्गातून उतरते ती भाकर आहे जर ही भाकर कुणी खाईल तर तो कधीच मरणार नाही स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर आहे जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंत काळासाठी जिवंत राहील आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे जगातील लोकांना जीवन मिळावे यासाठी मी माझे शरीर देईन नंतर हो आप आप वाद घालू लागले ते म्हणाले हा मनुष्य आपले स्वतःचे शरीर आम्हाला कसे काय खायला देऊ शकेल येशू म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे जर तुम्ही हे करणार नाही तर तुमच्या खरे जीवन नाही जो कुणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्या मध्ये राहतो पित्याने मला पाठविले तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील आपल्या वाड वडिलांनी अरण्यात जी भाकर खाल्ली त्या भाकरीसारखा मी नाही त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरून गेले मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे जो कोणी ही भाकर खातो तो अनंत काळ जगेल कफर्न होम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशुने या सर्व गोष्टी सांगितल्या येशूच्या शिष्यानी हे ऐकले त्यापैकी अनेक म्हणाले हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे कोण हे शिक्षण मान्य करील आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत हे येशुणी ओळखले म्हणून तो त्यांना म्हणाला ही शिकवण तुम्हाला त्रासदायक वाटेल काय तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे ते परत जाताना पाहून तुम्हाला त्रासदायक वाटेल काय शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आत्मेविषयी आहेत म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते परंतु तुमच्यातील काही जण विश्वास ठेवित नाही जे लोक विश्वास ठेवित नव्हते ते येशूला माहीत होते येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता तोही त्याला माहित होता येशू म्हणाला म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की जर पिता एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यक्ती येणारच ना नाही येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याला सोडून गेले येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले तुम्हाला सुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय शिमोन पेत्राने उत्तर दिले प्रभूजी आम्ही कोठे जाणार अनंत कलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो हो तुम्हें पवित्र व्यक्ति आमित मत ये उत्तर दिले, तुम्हा बारह जनता पुम एक सैतान है शिमोन इस्कोरे युदा येशू बोलत होता यहूदा बारा शिष्यापैकी एक होता परंतु पुढ़े हाच यहुदा येशू या विरुद्ध उठना होता